विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन श्री भगवान म्हणाले आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो आत्मदर्शन रूप ज्ञानच पुरुषाच्या मोक्षाला कारण आहे आणि तेच त्याच्या अहंकार रूप हृदय ग्रंथींचे छेदन करणारे आहे असे पंडित म्हणतात अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होणे प्रकाशित होते तो आत्मा म्हणजेच पुरुष होय तो अनादि निर्गुण प्रकृतीच्या पलीकडे अंतःकरणात स्फुरणारा आणि स्वयंप्रकाशी आहे त्या सर्व व्यापक पुरुषाने लिलाविलासपूर्वक आपल्या जवळ आलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे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 या कर्तृत्वामुळेच अकर्ता स्वाधीन साक्षी आणि आनंद स्वरूप जन्म बंधन पुरुषालाधिष्ठात्या देवता यांना पुरुष जो मी मानतो त्याला प्रकृती हेच कारण आहे असे पंडित मानतात तसेच वास्तविक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 अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे त्या प्रधान नावाच्या तत्वालाच प्रकृती म्हणतात पंच महाभूते पाच तन्मात्रा चार अंतकरणे म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार आणि दहा इंद्रिये या 24 तत्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात माझ्या मते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहे आणि गंध रस रूप स्पर्श आणि शब्द या त्यांचा पाच स्तन मात्र आहेत कान त्वचा डोळे जीव नाक ही ज्ञानेंद्रिये वाणी हात पाय शिस्न आणि गुज ही कर्मेंद्रिय ही दहा इंद्रिय होत मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चार रूपात असलेले एकच अंतकरण आपला संकल्प निश्चय चिंतन आणि मीची जाणीव अशा चार प्रकारच्या वृत्तींनी ओळखले जाते अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकार विशेष म्हणून ही 24 तत्वांची संख्या सांगितली याखेरीज जो काळ आहे ते पंचवीसावे तत्व होय हो। मायेचे कार्य असलेल्या देह इत्यादींना मी मानून आपल्यालाच करता मानणाऱ्या जीवालाच ज्याचे भय वाटते त्या काळाला वेगळे तत्व न मानता काही जण ईश्वराची संहारक शक्ती मानतात हे मनुपुत्री ज्याच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्थारूप अव्यक्त प्रकृतीत गति उत्पन्न होते त्या भगवानानंच काल म्हणतात अशा प्रकारे जी आपल्या मायेच्या द्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीव रूपाने, आणि बाहेर काल रूपाने व्याप्त आहेत ते भगवानच पंचविसावे तत्व आहेत जेव्हा परमपुरुषाने जीवांच्या अदृष्टानुसार कार्यप्रमण झालेल्या समस्त जीवांचे उत्पत्ती स्थान अशा मायेमध्ये चैतन्य रूप वीर स्थापित केले तेव्हा त्यापासून तेजोमयी महतत्व उत्पन्न झाले लय विक्षेपादिरहित तसेच जगाचे अंकुर रूप या महत्त्वाने आपल्यात असलेल्या विश्वाला प्रगट करण्यासाठी आपल्या स्वरूपाला आच्छादित करणाऱ्या प्रलयकालीन अंधकारांना आपल्या तेजाने नाहीसे केले हे सत्वगुणमय स्वच्छ शांत आणि भगवंतांच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे तेच महत्त्व आणि त्यालाच वासुदेव म्हणतात त्याप्रमाणे पाणी आपल्या लिळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ विकारशून्य आणि शांत असते त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ अविकारी आणि शांत असणारे ते चित्त असेही मृत्यूसह चित्ताचे लक्षण सांगितलेले आहे त्यानंतर भगवंतांच्या विवेरूप चितशिल्पासून उत्पन्न झालेल्या महत्त्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्ती प्रधान असा अहंकार उत्पन्न झाला तो वैकारिक तेजस आणि तामस भेदाने तीन प्रकारचा आहे त्यापासूनच क्रमशा मन इंद्रिय आणि पंच महाभूतांची उत्पत्ती झाली या भूत इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडित लोक साक्षात संकर्षण नावाचा एक हजार असलेला अनंतदेव म्हणतात या अहंकाराचे देवता रूपाने कर्तृत्व इंद्रिय रूपाने करणत्व आणि पंचरूप पंचभूत रूपाने कार्यत्व हे लक्षण आहे तसेच सत्वादी गुणांच्या संबंधाने शांतत्व घुरत्व आणि मूढत्व ही सुद्धा याचीच लक्षणे होत वरील तीन प्रकारच्या अहंकारांपैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मन हे तत्व उत्पन्न झाले त्याच्या संकल्प कामना उत्पन्न होता हे मन तत्वज इंग्लियांचा अधिष्ठाता अनिरुद्ध या नावाने प्रसिद्ध आहे योगी लोक शरद ऋतूतील नीलकमळाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात हे साध्वी पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून बुद्धी तत्व उत्पन्न झाले वस्तूंचे स्फूर्णरूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामात सहाय्य करणे हे बुद्धीचे कार्य आहे वृत्तींच्या भेदांमुळे लक्षणे होत इंद्रिय हे, हे सुद्धा तेजस अहंकाराचे कार्य होय कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असे दोन भेद आहेत यामध्ये कर्म ही प्राणांची आणि ज्ञान बुद्धीची शक्ती होय भगवंतांच्या चेतना शक्तीच्या प्रेरणेने तामस अहंकार विकृत होऊन त्यापासून शब्द तन्मात्रेची उत्पत्ती झाली शब्द तन्मात्रेपासून आकाश उत्पन्न झाले शब्दांचे ज्ञान श्रोत्रेंद्रिय करून देते शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देणे न दिसणाऱ्याही बोलणाऱ्या स्थानाचे ज्ञान करून देणे आणि आकाशाचे सूक्ष्मरूप असणे हीच विद्वानांच्या मते शब्दाची लक्षणे होत सर्व वस्तूंना पोकळी उपलब्ध करून देणे सर्वांच्या आत बाहेर राहणे तसेच प्राण इंद्रिये आणि मन यांचा आश्रय होणे ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत अंतर शब्द तन्मात्रेचे कार्य असणाऱ्या आकाशात कालगतीने विकार झाल्या कारणाने स्पर्श तन मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून स्पर्शाचे कोमलता कठोरता शीतलता उष्णता आणि वायूचे सूक्ष्मरूप असणे ही स्पर्शाची लक्षणे होत वृक्षांच्या फांद्या इत्यादींना हलवणे तृण इत्यादींना एकत्रित करणे सगळीकडे पोहोचवणे गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांमधील कार्यशक्ती उत्पन्न करणे ही वायूच्या वृत्तीची लक्षणे आहोत त्यानंतर दैवाच्या प्रेरणेने स्पर्शतन मात्र विशिष्ट वायूच्या विकृत होण्याने रूपतन मात्र उत्पन्न झाले तसेच त्यापासून तेज आणि रुपाला प्रकट करणाऱ्या नेत्रेंद्रियाचा उगम झाला ज्ञान अंगरूपाने असणे पदार्थाचा जसा आकार प्रकार आणि परिमाण इत्यादी असेल तसेच त्याचे स्वरूप दाखवणे आणि तेजवरूप असणे ह्या सर्व रूप तन्मात्राच्या वृत्ती होत चमकणे पक्व करणे थंडी दूर करणे सुखविणे तहान भूक उत्पन्न करून त्यांच्या निवृत्ती करता भोजन करणे पाणी पिणे विकृत झाल्याने त्यापासून रसतन मात्र उत्पन्न झाले आणि त्याच्यापासून पाणी आणि रसाला ग्रहण करणारी जीव उत्पन्न झाली एकच रस भौतिक पदार्थांची संयम झाल्याने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 गंधतन मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी आणि वास ग्रहण करणारे नाग प्रकट झाले परस्पर मिसळलेल्या पदार्थांच्या कमी अधिकपणामुळे तो वास मिश्रगंध दुर्गंध सुगंध मृदू तीव्र आंब इत्यादी अनेक प्रकारचा होतो प्रतिमा इत्यादी रूपाने ब्रम्माचे साकार होणे पाणी इत्यादी कारणतत्वांपासून भिन्नाशा दुसऱ्या कोणत्याही आश्रयाची अपेक्षा केल्याखेरीज राहणे पाणी इत्यादी अन्य पदार्थांना धारण करणे आकाश इत्यादींचे विभाग दाखवणे जसे घटाकाश मठाकाश इत्यादी तसेच सर्व प्राण्यांच्या स्त्रीत्व पुरुषत्व इत्यादी गुणांना प्रकट करणे ही पृथ्वीची कार्यरूप लक्षणे आहेत आकाशाचा विशेष गुण शब्द हा ज्याचा विषय आहे ते श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान होय वायूचा विशेष गुणस्पर्श आहे हा ज्याचा विषय आहे ते त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा होय तेजाचा विशेष गुण रूप हा ज्याचा विषय आहे ते नेत्रेंद्रिय म्हणजे डोळा होय पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय आहे ते रसनेंद्रिय म्हणजे जीभ होय आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे त्याला घाणेंद्रिय म्हणजे नाक म्हणतात वायू इत्यादी कार्यतवांमध्ये आकाशादी कारणतत्वे राहत असल्यामुळे त्यांचेच नृत्या दिसतात म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध केवळ पृथ्वीतच आढळतात जेव्हा महतत्व अहंकार आणि पंच महाभूते ही सात तत्वे एकमेकात मिसळू शकली नाहीत तेव्हा जगाचे अधिकारण श्री नारायणाने काल अदृष्ट आणि सत्वाधिकांस ही त्यामध्ये प्रवेश केला नंतर परमात्म्याने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या त्या, त्या तत्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न झाले त्यापासून या विराट पुरुषाची उत्पत्ती झाली या अंड्याचे नाव विशेष आहे त्याच्या अंतर्गत श्रीहरीच्या स्वरूपनायू आकाश अहंकार आणि महत्त्व या सहा आवरणांनी आचारलेले आहे या सर्वांच्या बाहेरचे सातवे आवरण प्रकृतीचे आहे कारणमय पाण्यात असणाऱ्या या तेजोमय अंड्यातून उठून त्या विराट पुरुषाने पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक छिद्रे निर्माण केली सर्वप्रथम झाला नंतर नाकाची छिद्रे प्रकट झाली प्राण सहित घ्राणेंद्रिय उत्पन्न झाले घाणेंद्रियानंतर त्याचा त्या अधिष्ठाता वायू त्यात प्रविष्ट झाला त्यानंतर नेत्रगोर प्रकट झाले त्यापासून नेत्रेंद्रिय प्रकट झाले आणि तत्पश्चात त्याचा अधिष्ठाता सूर्य तिथे प्रविष्ट झाला मग पानाची छिद्रे प्रकट झाली त्यापासून त्याचे इंद्रिय श्रोत्र आणि त्याची अभिमानी दिशा देवता त्यात प्रकट झाली यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली त्यापासून छिद्रे आणि तिथे दाढी मिशा तसेच डोक्यावरील केस प्रकट झाले यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या नंतर लिंग प्रकट झाले त्यापासून वीर आणि लिंगाची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली नंतर गुरुद्वार प्रकट झाले त्यापासून अपान वायू नंतर त्याची अभिमानी लोकांना भयभीत करणारी मृत्यू देवता प्रकट झाली त्यानंतर हात प्रकट झाली त्यापासून बल आणि बला नंतर अभिमानी इंद्र प्रकट झाला नंतर चरण प्रकडली त्यापासून गती म्हणजे गमनाची क्रिया आणि मग चरणाची अभिमाने विष्णू देवता प्रकट झाली नंतर त्या विराट पुरुषाला नाड्या उत्पन्न झाल्या त्यापासून रक्त उत्पन्न झाले आणि नंतर त्यांच्या अभिमानी देवता नद्या प्रकट झाल्या नंतर पोट प्रकट झाले त्यापासून तहानिभू अभिव्यक्त झाली आणि मग उदराची अभिमाने समुद्र देवता उत्पन्न झाली चंद्र उत्पन्न झाला नंतर हृदयापासूनच बुद्धी आणि त्याचा अभिमानी ब्रम्हदेव प्रकट झाला नंतर अहंकार आणि त्यापाठोपाठ त्याची अभिमानी रुद्र देवता प्रकट झाली यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रकट झाला जेव्हा या क्षेत्रज्ञाव्यतिरिक्त सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठवण्यास असमर्थ ठरल्या तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्या देवता क्रमशः पुन्हा आपापल्या उत्पत्ती स्थानांमध्ये प्रविष्ट होऊ लागल्या अग्निने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला परंतु त्यामुळे विराट पुरुष उठला नाही वायूने घणेंद्रियासह नाकांच्या छिद्रात प्रवेश केला तरी सुद्धा विराट पुरुष उठला नाही सूर्याने चक्षुसह नेत्रात प्रवेश केला तरी पण विराट पुरुष उठला नाही दिशाने श्रमणेंद्रियांसहित कानांमध्ये प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही औषधही रोमांसहित त्वचे मध्ये प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही पाण्याने विर्यासह निंगामध्ये प्रवेश केला तरी सुद्धा विराट पुरुष उठला नाही मृत्यूने अपना बरोबर बुधस्थानात प्रवेश करूनही विराट पुरुष उठला नाही इंद्राने शक्ति सह हाथ मधे प्रवेश विराट पुरुष प्रव उठला नहीं विष्णु ने गति सह चरण प्रवेश उठला नहीं निध्या रक्ता सह नाड़ प्रवेश विराट पुरुष उठला नहीं समुद्राने तहान भुकेस उदरा मधे प्रवेश विराट पुरुष उठला नहीं चंद्राने मनासह हृदयात प्रवेश विराट पुरुष उठला नहीं ब्रम्हदेवाने बुद्धी सहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही रुद्राने अहंकारा सहित त्याच हृदयात प्रवेश केला पण विराट पुरुष उठला नाही परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला त्याचवेळी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला त्याप्रमाणे लोकांमध्ये प्राण इंद्रिय मन आणि बुद्धी चित्ताचा अधिष्ठाता असणाऱ्या क्षेत्रज्ञांच्या सहाय्याशिवाय झोपलेल्या प्राण्याला आपल्या शक्तीने उठवू शकत नाही त्याप्रमाणे विराट पुरुषाला सुद्धा क्षेत्रज्ञ परमात्म्याशिवाय उठवता येत नाही म्हणून भक्ती वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतूनच प्रकट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरत्म स्वरूप क्षेत्रज्ञा शरीर साक्षरूपाने चिंतन के लिए पध्यावा समाप्त